अखंड समाधानाचा मार्ग चित्तात राखावे समाधान चित्तात ज्याचे राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाणं ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता आला प्रारब्धाने देहाची स्थिती हे सर्वच सांगती पण त्यात मानता येते सुख समाधान रघुनंदन तात्पुरते काहीतरी औषध घ्यावे देहाच्या लोभात न सापडावे माझे सांगणे दुजे नाही जो श्वासोच्छवास दे तोवर मुखी नाम पाहि तरी पण मी सांगतो एक ठेवावा रामावर विश्वास तोच साह्यकारी होईल खास असावे शुद्ध आचरण करावे भगवंताचे स्मरण कर्तव्याची ठेवावी जागृती त्यात भगवंताची राखावी स्मृती नामाविण नाही दुजे साधन हे सांगत आले सर्व संत देहाचे अस्तित्व भगवंतासाठी याहून नाहि दुजी उच्च प्राप्ती देहाचे भोग देहाचे माथी ऐसे सर्व सांगती परि एक वाटत से ते दूर होतील एक भगवंत चिंतिता भगवंता वाचून देहाचे सुख भोग हे नव मानिती साधु सज्जन आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती जगातील वैभव ऐश्वर्य संपत्ती लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून माती मोल साधु संत गणती आजवर झाले कष्ट फार देहाचा भरवसा धरून थोर देहाचे सुख सौख्य आदर सत्कार हे प्रारब्धाधीन सत्य जाण मुलींनी खेळ मांडला परिणा कामाला आला तैसा प्रपंची थोर झाला परमात्म्याचा तो न म्हणावा भला रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हेच पाहिजे आता न ठेवावा जगी भरवसा राम सखा करावा खासा रामाविण अन्य प्रीती उपजे देह बुद्धीचे संगती आता रामा एकच करी तुझा विसर पडो अंतरी आता जसे असेल तसे होऊ द्यावे रघुनाथ वजनी असावे मागील झाले होऊन गेले पुढील येणार येऊ द्यावे भले आता न धरावा हव्यास हेच वाटे जीवास जे जे करणे आणिले मनी, रामकृपे पावलो जगी माझे आता काही दुसरे मागणे नाही माझे कोणी नाही मी कोणाचा नाही जग आणि देह अगदी माझे नाही जे जे काही दृश्य पहावे त्याचे रूपांतरच व्हावे हा नेहमीचा अनुभव ठेविता चित्ती समाधानाची होय प्राप्ती जोवर श्वासोच्छ्वास दे तोवर मुखी नाम पाही